पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण बावीसावे हिंदुस्थानातील कलह आम्ही स्वित्झर्लंडमध्ये पोहोचल्यानंतर लवकरच इंग्लंडमध्ये सार्वत्रिक संप सुरु झाला ते वर्तमान ऐकून माझ्या मनात खूपच खळबळ उडाली माझी सर्व सहानुभूती अर्थातच संपवाऱ्यांच्या बाजूला होती थोड्याच दिवसांनी संप कोरमडून पडल्याचे ऐकून स्वतःची हानी झाल्याप्रमाणे माझ्या मनाला धक्का बसला मी थोडे दिवस इंग्लंडमध्ये जाऊन राहिलो होतो खाणी मजुरांचा संप चालू होता रात्रीच्या वेळी लंडन शहरवर अर्धवट काळूख पसरलेला असे मी एकदा खाणीच्या प्रदेशाकडे चक्कर मारली तो डरबी शाळेचा वाघ असावा खाणीवरील मजूर स्त्रिया व यांचे सुकले व निस्तेज डोळे माझ्या दृष्टीला पडले व अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे कित्येक मजुरांवर व त्यांच्या बायकांवर कोरडातून खटले चालू होते तेही दृश्य मला पहावयास मिळाले खाणीचे डायरेक्टर व व्यवस्थापक हेच न्यायाधीश म्हणून बसले होते त्यांनीच मजुरांवरील खटले चालवले व तातडीच्या कायद्यान्वये काही किरकोळ गुन्ह्याबद्दल मजुरांना शिक्षाही केल्या एक खटला ऐकून मला विशेष चीड आली संप तीन चार स्त्रियांना कोर्टापुढे खेचण्यात आले होते त्यांची लहान अर्भके त्यांच्याकडेवरच होती त्या स्त्रिया मुले दोन्ही केविलवानी व अर्धपोटी दिसत होती कित्येक दिवसपर्यंत चाललेल्या संपाचा परिणाम त्यांच्यावर होऊन ती अशक्त झाली होती आपल्या तोंडचा घास हिसकावून घेणाऱ्या संप फोड्यांचा सा त्यांना साहजिकच अतिशय राग आलेला होता न्यायदान सुद्धा वर्गनिरपेक्ष नसते असे आपण पुष्कदा वाचतो हिंदुस्थानात तर ही नेहमीचीच गोष्ट होऊन बसली आहे पण इंग्लंडमध्येही हा अन्याय इतक्या उघडपणे चालत असेल अशी माझी कल्पना नव्हती हो त्यामुळे मला प्रथम धक्काच बसला दुसऱ्या का आशयाची गोष्ट मला दिसली ती अशी की संपावाड्यात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते त्यांच्यावर अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी दडभशाही चालवलेली होती हे तर स्पष्ट दिसत होते परंतु ही अपमानास्पद वागणूक ते निमूटपणे सहन करीत कित्येक काळपर्यंत लढा चढू राहिल्यामुळे त्यांचा दम पार उखडून गेला असून ते जमीनदोस्त होण्याच्या बेताला आले होते इतर मजूर संघातील त्यांचे भाईबन त्यांना केवास सोडून गेले होते तरीही गरीब बिचारा हिंदी मजुरांशी त्यांची तुलना करता जमीन आसमानचा फरक दिसून आला असता तशा ब्रिटिश खानी कामगारांची संघटना मजबूतपणे टिकून राहिली होती व सर्व देशातील किंबहुना सर्व जगातील कामगार संघांची सहानुभूती त्याचप्रमाणे वृत्तपत्रात मिळणारी प्रसिद्धी वगैरे साधनांचाही त्यांना फायदा होत होता हिंदी मजुरांच्या वाट्याला यापैकी काहीच येत नाही आणि इतका फरक असून देखील दोन्ही देशातील मज्रांच्या दृष्टीत जी भीतीची छाया दृगोच्चर होत होती तिच्यात किती विलक्षण साम्य आहे असा विचार म्हणाला हिंदुस्थानात त्यावर्षी मध्यवर्ती व प्रांतिक कायदे मंडळाच्या त्रयवार्षिक निवडणुकी व्हावयाच्या होत्या पण त्यात मला काही स्वारस्य वाटत नव्हते हो तेथे चाललेल्या अटीतटीच्या भांडांचे प्रतिध्वनी मात्र मला स्वित्झर्लंडमधेही ऐकाव्यास मिळत असत पंडित मानवीय व लाला लजपतराय यांनी स्वराज्य पक्षाला विरोधी असा एक स्वतंत्र पक्ष स्थापन केला त्याला त राष्ट्रीय पक्ष असे म्हणत या नव्या पक्षाची तत्वे कोणत्या बाबतीत जुन्या पक्षांपेक्षा भिन्न होती हे मला त्यावेळी व अजूनही कळलेल नाही सध्या कायदेमंडळात जे अनेक पक्षोपक्ष उपस्थित झालिसात त्यांच्यात वस्तुतात्विक असा कोणताही फरक नसतो चढाऊ वृत्तीचे सभासद स्वराज्य पक्षामुळे प्रथमता कायदे मंडळात आले त्यांचे धोरण इतर पक्षांपेक्षा पुष्कळच जहाल असे पण त्यांच्या व इतर पक्षांच्या सभासदात असणारा फरक देखील प्रकाराचा नसून प्रमाणाचाच होता नवीन निघालेला राष्ट्रीय पक्ष निसंशय अधिक नेमस्थ वृत्तीचा होता खरे म्हणजे हिंदू महासभेच्या बरोबर सहकार्याने काम करणारा हिंदूंचा पक्ष असे त्याला म्हटले पाहिजे त्याचे पुढारीपण पंडित मालव्यांनी का स्वीकारले ते सहज समजण्यासारखे आहे कारण त्यांची जे सार्वजनिक मते जवळजवळ ती याही पक्षाची सार्वजनिक मते होती पूर्वीच्या सहचर्यामुळे पंडितजी काँग्रेसला चिकटून राहिले असले तरी त्यांच्या व प्रागतिकांच्या बौद्धिक दृष्टीकोनात फारसा फरक नव्हता हो असहकारता व काँग्रेसची प्रत्यक्ष प्रतिकाराची नवी पद्धती त्यांना फारशी पसंत पडली नाही काँग्रेस धोरण ठरवण्यातही ते फार मन घालत नसत वर्किंग कमिटीत त्यांचा समावेश झालेला नव्हता हो कायदेमंडळाबाबतच्या काँग्रेसच्या आज्ञाही ते पाळत नसत हिंदू महासभेचे ते अत्यंत लोकप्रिय पुढारी असून जातीय प्रश्नांच्या बाबतीत त्यांच्या व काँग्रेसच्या धोरणात बरीच तफावत दिसून ये काँग्रेसविषयी त्यांना जे प्रेम वाटते ते त्या संस्थेच्या सुरुवातीपासून त्यांचा अतिशयशी संबंध आल्यामुळे वाटते स्वातंत्र्याची तळमत त्यांच्या अंतकरणाला लागून राहिलेली असल्यामुळे व त्या ध्येयासाठी परिणामकारक असे थोडे बहुत कार्य करणारी काँग्रेस ही एकच एक संस्था आहे असे स्पष्ट दिसत असल्यामुळेही काही अंश त्यांना काँग्रेसबद्दल जिवाळा वाटत असावा पुष्कळात त्यांचे अंतकरण काँग्रेसकडे ओढ घेते काँग्रेसची चळवळ सुरु झाली असली की अनेकदा असते होते पण त्यांच्या बुद्धीला मात्र दुसऱ्याच पक्षाची विचारसरणी पसंत आहे साहजिकच त्यांच्या मनाची सतत उडाटण चालू असते व कधीकधी तर एकाच वेळी परस्परविरोधी दिशेनं जाण्याचा ते प्रयत्न करतात त्यामुळे जनतेचा गोंधळ उडतो परंतु राष्ट्रवाद हा जात्याच गोंधळ उडवणारा आहे आणि मालवीय जी तर निर्भय राष्ट्रवादी आहेत त्यांना सामाजिक व आर्थिक उलटापालटीविषयी आस्था वाटत नाही सांस्कृतिक सामाजिक व आर्थिकदृष्ट्या ते जुन्या समाज रचनेचाच पक्ष घेत व अजूनही घेतात हिंदी संस्थांनी तालुकदार व जमीनदार त्यांना आपले हितकर्ते मित्र समजतात ते ओगीच नव्हे हिंदुस्थानातून परकीय सत्तेचे समूह उच्चाटन व्हावे असे त्यांना अगदी अंतकरणापासून वाटते पण एवढा एकच बदल त्यांना हवा आहे तरुणपणी त्यांनी राजकारणाचा जो अभ्यास केला व राजकारणाचे त्यांना तेव्हा शिक्षण मिळाले त्याची तै छाप त्यांच्या विचारसरणीवर अद्यापी आहे व सध्याच्या गतिमान व क्रांतिकारक युद्धोत्तर जगाकडे ते स्थायी प्रकृतीच्या एकोणीसाव्या शतक्याचा चष्मा चढवून टीएच ग्रीन जॉन स्टुअर्ट मिल ग्रॅडस्टन व मोर्ले यांच्या दृष्टीकोनाने तीन चार हजार वर्षाच्या हिंदू संस्कृतीच्या व समाजशास्त्राच्या काठीचा आधार घेऊन पाहत असतात विरोधांनी परिपूर्ण व समिश्र अशी त्यांची विचारसरणी आहे पण या विरोधांचेही निराकरण करण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी आहे असा विलक्षण दृढ विश्वास त्यांच्या ठिकाणी वसत असावा तरुणपणापासून अनेकवी क्षेत्रांमध्ये त्यांनी बजावलेली कामगिरी हिंदू विश्वविद्यालयालाही भव्य अशी संस्था प्रस्थापित करून जोडलेले यश त्यांच्या अंगची निष्ठाव कळकळ त्यांचे प्रभावी वक्तृत्व त्यांचे सौजन्य व आकर्षकपणा त्यांच्या योगाने ते हिंदू जनतेला प्यारेहून बसले आहेत व त्यांच्या राजकीय मतांशी पुष्कांचा विरोध असला तरी ते पंडितजींना प्रेमादरपूर्वकच वागवतात त्यांच्या वयाच्या व कार्याच्या इतिहासामुळे त्यांना हिंदी राजकीय क्षेत्रात भीष्माचार्याप्रमाणे मान तरी आधुनिक जगाशी त्यांचा फारच थोडा संबंध राहिलेला आहे त्यांच्या म्हणण्याकडे लोक कान देतात पण त्यांची भाषा जीर्ण दुर्बोध होत चालली आहे व ती समजली तरी कोणी मानत नाही स्वराज्य पक्षाची राजके मध्ये जाल होती व त्यातील सभासदांना काँग्रेसची शिस्त पाळावी लागत असे साहजिकच पंडितजी अशा पक्षाचे सभासद झाले नाही त्यांना अधिक सौम्य धोरण हवे होते व राजकीय आणि जातीय दृष्ट्या अधिक मोकळीकही हवी होती ती त्यांना त्या नव्या पक्षात मिळू लागली नव्या पक्षाविषयी लालालजपत्राय निष्ठा दाखवी तिचा उलगडा मात्र सहज होत नाही त्यांचा कल नेमस्त व जातीय धोरणाकडे झुकता असा त्या वर्षीच्या उन्हाळ्यात मी जिनिवा इथं लालाजींना भेटलो होतो काँग्रेसच्या विरुद्ध बंड करण्याची त्यांची कल्पना असेल असे त्यावेळच्या बोलण्यावरून तरी वाटले नाही ते नव्या पक्षाला येऊन कसे मिळाले याची मला अजून कल्पना होत नाही परंतु निवडणुकीच्या मोहिमेच्या वेळी त्यांनी संदिग्ध जे आरोप केले त्यावरुन त्यांच्या मनात काय शिजत होते याविषयी कया बांधता येण्यासारखं आहे हिंदुस्थान बाहेरच्या लोकांशी काँग्रेस ते संगनमत करीत असतात असा आरोप त्यांनी केला काबूल येथे आपली शाखा स्थापन करण्यात काँग्रेसचा असाच हेतु होता असाही त्यांनी आक्षेप घेतला अनेक वार विनंती केली असूनही त्यांनी आपले आरोप स्पष्टपणे अगर तपशीलवार मांडण्याचे मला आठवत नाही या आक्षेपांची बातमी मला स्वित्झर्लंडमध्ये कळली त्यावेळी मी चकितच झालो मी काँग्रेसचा चिटणीस असल्यामुळे हो काँग्रेसच्या कार्य मला संपूर्ण माहिती होती व काबूलची शाखा काँग्रेसला जोडून घेण्याच्या कामी देशबंधू दासाच्या श्रमाप्रमाणे माझेही श्रम कारणीभूत झालेले होते त्यावेळी लालाजींनी केलेले आरोपांचा तपशील मला समजला नसला तरी त्यांचा एकंदर रोख लक्षात घेता त्या आक्षपात काहीच सथ्य नव्हतं असे म्हणावयासरकत नाही लालाजींचा असा गैरसमज का व्हावा तिला सांगता येणार नाही अनेक बाजार गप्पांवर त्यांनी विश्वास ठाला असावा व मौलवी अबीदुल्लाबरोबर झालखा संभाषणाचा परिणामही त्यांच्या मनावर झाला असावा पण निवडणुकीची तरा सुचित्र असत लोक त्यावेळी लवकर हातगाईवर येतात व नहमीच्या वृत्तीवर हडताळ फासला जातो निवडणुकीचा जसा अधिक अनुभव मला येत आहा तसतसा लोकशाहीच्या माझ्यासारख्या पक्ष पात्यामुळीसुद्धा न शोभणारा असा व्हेट मला त्यांच्याबद्दल यऊ लागला आह हिंदुस्थानातील वाढती जातीय ति लक्षात घाता राष्ट्रीय पक्ष असा दुसरा कोणतरी पक्ष निघप्राप्तच होत हिंदूंच्या बहुसंख्यची मुसलमानांना जास्ती वाटी मुसलमान धमक्या देतात म्हणून हिंदूंना चिड़ पैसा टाका नाहीत जिवास मुकाल असली दररोड़खोरी वृत्ती मुसलमानात फार वळावली आह असे पुष्क हिंदूंना वाटत असे त्यांना वाटे की विरुद्ध पक्षाला जाऊन सामील होण्याची धमकी देऊन जादा अधिकार मिळवण्याची वृत्ती मुसलमानात वाढत चालली आहा अशा परिस्थितीत हिंदू राष्ट्रीय भावनांच्या म्हणजे मुसलमान विरोधी जातीय भावनांच्या हिंदू महासभाला बरेच महत्व प्राप्त झाले महासभक्चढायचे धोरण आखल्यामुळे प्रतिक्रिया होऊन जातीय भावना अधिकच वाढली अशा प्रकार क्रिया व प्रतिक्रिया यांची सुरस लागून देशातील जातीय भावनांचा पारा झपाट्याने वर चढत गेला मुळात देशातील बहुसंख्याकडे व अल्पसंख्याक जातींचा हा प्रश्न होता पण काही ठिकाणी असा विचित्र प्रकार घडून आला की परिस्थितीची पारडी उलटी फिरली पंजाब व सिंध प्रांतात हिंदू व शीख या दोन्ही अल्पसंख्य जाती होत्या सर्व हिंदुस्थानात बहुसंख्याक हिंदू आपल्याला चिरडून टाकतील असे भय ज्याप्रमाणे मुसलमानांना वाटत असे तसेच भय या दोन्ही प्रांतांमधील हिंदूंना व शिखांना मुसलमानांच्या बाबतीत वाटू लागली याऊ भाषेत बोलायचे झाल्यास प्रत्येक जातीपैकी नोकर पेशाच्या मध्यमवर्गीय लोकांना दुसऱ्या जातीतील मध्यमवर्गीय लोक आपल्याला पिटाळून लावतील अशी भीती वाटू लागली व वा काही अंशी वरिष्ठ वर्गीयांनाही आपल्या हितसंबंधावर पाय येईल की काय अशी शंका उत्पन्न झाली जातीय भावनांची वाढ होत गेल्यामुळे स्वराज्य पक्ष दुर्बळ झाला त्यातील काही मुसलमान सभासद पक्ष सोडून गेले तर काही हिंदू सभासद राष्ट्रीय पक्षाला जाऊन मिळाले मालवी व लालाजी एकत्र आल्याकारणाने हिंदू मतदारांवर त्यांची खूप छाप पडली जातीय तंट्यांचे माहेरघर असा जो पंजाब प्रांत येते तर लालाजींचे खूपच वजन होते स्वराज्य पक्षातर्फे निवडणुकी लढविण्याच्या सर्व कामाचा बोजा माझ्या वडिलांच्या शिरावर येऊन पडला या जबाबदारीपैकी काही वाटा उचलतील तर हयात नव्हते वडिलांना दोन हात करण्याचा कधीच कंटाळा नव्हता निदान प्रसंग आला तर त्यांनी कधी माघार घेतली नाही विरोधाचा वाढता जोर पाहून त्यांनी आपले सर्व बळ निवडणुकीच्या मोहिमेत खर्च केले त्यांना जबरदस्त प्रहार सहन करावे लागले व त्यांनीही सनित उलट टोले लगावण्यात कमी केले नाही या पक्षयुद्धात मायेची भाषाच नव्हती निवडणुका पार पडल्यानंतर कित्यक्कड जर आठवणी मागे शिल्लक राहिल्या राष्ट्रीय पक्षाला चांगल यश मिळाले पण त्यांच्या यशामुळे कायदेमंडळातील राजकीय वातावरण बरेच मावाळ होत ग्रिसंशय खुद्द स्वराज्य पक्ष हा एकंदर काँग्रेसच्या मानाने मावाळच होता आपले बळ वाढवण्यासाठी कितीतरी संशयास्पद निष्ठेच्या माणसांना पक्षात सामील करून घेणे भाग पडून पक्षाचे राजकीय सत्व आधीच कमजोर झाले होते राष्ट्रीय ही तेज धोरण उचलले पण तसे करताना तो स्वराज्य पक्षापेक्षाही अधिक खाली उतरला त्यामुळे राजकारणाशी केवळ ताकापुरता संबंध ठेवणाऱ्या पदवीधर जमीनदार कारखानदार वगैरे व्यक्तींचा एक सरमिसळ गोळका राष्ट्रीय पक्षात सामील झाला एकोणीसशे सव्वीसच्या अखेरीस एक भयंकर दुःखद प्रसंग घडून येऊन सर्व हिंदुस्थानभर भीतीयुक्त तिरस्काराची एक प्रचंड लाट उठली जातीय भावना वेळ प्रसंगी किती हिडी स्वरूप धारण करते ही गोष्ट त्या प्रसंगाने स्पष्ट झाली एका धर्मवेड्या मुसलमानाने स्वामी श्रद्धानंदांचा ते बिचनवर पडले असताना खून केला गुरख्यांच्या संगीनीपुढे आपली छाती उघडी करून जो वीर पुरुष गोयांचा वर्षाव झेलण्यास तयार झाला त्याला असे मरण यावे सुमारे आठ वर्षापूर्वी एक आर्य समाजी पुडारी म्हणून दिल्लीच्या सुविख्यात जुम्मा मशिदीच्या व्यासपीठावरून हिंदी मुसलमानांच्या ऐक्याची व हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची घोषणा या आज केली होती त्यावेळी अफाट श्रोतृ समुदायाने हिंदू मुसलमान की जय अशा आरोयांनी त्यांचे स्वागत केले व बाहेर रस्त्यावर आपले रक्त एकत्र सांडून त्या घोषणेची पूर्णता केली पण आता स्वतःच्या देशबांधवांकडून मारले गेलि ते स्वामी श्रद्धानंद मृत्यूशाहीवर पडले होते आपण करीत आहोत हे मोठे पुण्यकर्म आहे त्यामुळे आपल्याला स्वर्ग लाभच होणार अशी त्या मारेकऱ्याची खुळी समजूत होती यात शंका नाही सध्या पूर्तीसाठी देहदंड सहन करणारे व मृत्यूलाही न डगमगणारे असे जे शारीरिक धैर्य त्याचे मला नेहमीच कौतुक वाटते आणि आपल्यापैकी बहुतेकांना माझ्याप्रमाणेच कौतुक वाटत असेल ही निर्भय वृत्ती स्वामी श्रद्धानंदांच्या ठिकाणी उदंड बसत होती भव्या वश्रांनी मंडित व वृद्धापकाळाच्या दराऱ्यापुढे येतकिंचितही न वाकलेला असा त्यांचा भव्य आणि थोराट बांधा तेज धगधगणारे त्यांचे डोळे व कधीकधी इतरांची दुर्बलता पाहून त्रासिकपणाने व संतापाने खिंचित काळ क्रुद्ध त्यांची ती चर्या हे त्यांचे चित्र किती स्पष्टपणे आठवते आहे अजूनही किती वेळ तरी त्यांची प्रतिमा माझ्या डोळ्यांसमोर उभी असल्याचा मला भास होतो